पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराभणी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील फुलाचा प्रयोग प्रकरण सहावे तुरुंगातील प्रयोग त्या दिवशी उजाडता डबू साहेब फुलाच्या कोठडीजवळ एकदम आले शिपायाने कोठडी उघडली साहेब आज शिरले ते खोलीत पाहू लागले तेथे ते मडक्यात तो वेल वाढत होता संशयी साहेब त्या वेलाकडे टक लावून पाहू लागले हा कसला वेल हा वेल वाढवून खिडकीतून खाली सोडायचा असेल त्या दोराच्या सायने पळून जायचे असेल होय ना मोठे बिलंदर बोआ तुम्ही क्रांतिकारक कोठे काय कराल तसा नेम नाही कुठून आणलेस आहे मडके कुठून आणलीस माती मडके मला मिळाले होते माती मी मागितली हा साधा फुलवेल आहे याने मी कसे पळणार खिडकीला भले बक्कम गज आहेत साहेब काहीच्या काही शंका घेऊ नका तुरुंगातील एवढा तरी माझा आनंद नाहीसा करू नका हा वेळ वाढविणे त्याची पाणी पाहणे त्यात माझा वेळ जातो तुरुंग का सुखासाठी असतात आनंद दिने देण्यासाठी असतात तुम्हाला त्रास व्हावा कंटाळा यावा यासाठी तुरुंग असतात ते काही नाही शिपाई फोडा ते मडके तोडा तो वेल खबरदार कोणी माती वगैरे पुन्हा द्याल तर हे क्रांतिकारक मोठे पाताळयंत्री असतात मोठे कारस्थानी बघता काय फोडा ते मडके नका फोडू माझा सहारा आनंद माझा प्रयोग नका नष्ट करू प्रयोग अरे लबाडा पळण्याचा प्रयोग होय ना फोडा तुकडे करा त्या मडक्याचे त्या वेल्याचेही तुकडे करा शिपायांनी ते मडके फोडले तो वेळ कुसकरून फेकून देण्यात आला फुला कष्टाने ते सारे पाहत होता साय बजून खोलीत पाहत होते त्यांची लक्ष एकदम वर गेले तो तेते पाखरांचे घरटे पाखरांचे घरटे येते कशाला तुम्ही पक्षी पाळाल त्यांच्याबरोबर निरोप पाठवाल त्यांच्या गळ्यात चिठ्ठ्या बांधाल व वा धाडाल हे नाही उपयोगी शिपाई पाडा ते घरटे पाडा त्यात माधीने अंडी घातली आहेत ती येईल व टाऊ फोडील नका फोडू ते घरटे अंड्यातून जीवचू करीत पिले बाहेर येतील नका नका फोडू ती अंडी नका बारू उद्याचे आनंदी जीव शिपाई बघता काय ओढाकाठीने ते घरटे ते घरटे पाडण्यात आले ती सुंदर अंडी खाली पडून फुटली फुलाला पहावेना त्याने डोळे मिटून घेतले पुन्हा तुझ्या खोलीत पक्षी दिसला किंवा घरटे दिसले तर अंडार कोडीत तुला ठेवीन याद असे म्हणून डबू साहेब निघून गेले फुला खोलीत उदासीन होऊन बसला होता त्याचा प्रयोग नष्ट झाला होता पाखरांचे घरटे नष्ट झाले होते ती अंडी नष्ट झाली होती ते जोडपे ते निळे पक्षी येतील घरटे नाही असे पाहून त्यांना काय वाटेल त्यांची अंडी नाहीत मी मात्र जिवंत आहे हे पाहून त्यांना काय वाटेल नरमादी येथे असती तर त्यांना अंडी वाचविण्यासाठी स्वतःचे प्राणही दिले असते चोरचींनी त्यांनी लढाई केली असती परंतु मी मी फक्त डोळे मिटून घेतले त्या पाखरांना मी काय सांगू ती पाखरे मला काय म्हणतील आणि इतक्यात ती मादी खिडकीत आली तो घरटे नाही ती चीई चिई करू लागली खोलीवर तिने फेऱ्या घातल्या ची ची परंतु कोण उत्तर देणार समुद्राकडे तोंड करून ती ची ओरडू लागली ती कनराला हाक मारित होती तो पहा नर आला निळा निळा नर किती सुंदर दोघांनी टाओ फोडला क्षणात खोलीकडे तोंडे करून ओरडत क्षणात समुद्राकडे तोंडे करून ओरडत फुलाच्या डोक्यावरून त्यांनी गिट्या घातल्या परंतु त्याला त्यांनी चोच मारली नाही आपल्याला प्रेमाने भाकरी देणारा असे करणार नाही असे त्यांना विश्वास होता ची करत नर व बसली होती समुद्र गर्जना करीत होता शेवटी मरण मरण सर्वांना मरण असे का त्या लाटा किन्यावर आदवून सांगत होत्या ओहोटी भरती जगणे मरणे असाच हा संसार आहे असे आज समुद्र सांगत होता मरावायचे असेल म्हणून का जन्मलो नाही तो मरावे जीवनाचा अनुभव घेऊन मग मरण आले तर त्याचे दुःख नाही परंतु असे अकाली मरण अंड्यातच मरण दुःखदायी आहे फुलाची भाकरी आली ती पाकरे तेथेच होती त्याने त्यांना आधी तुकडा दिला परंतु ती घेत त्यांनी तोंडे फिरवली ची, ची करीत ते जोडपे उडवून गेले फुलालाही त्या दिवशी जेवण गेले नाही तो तसासना खाता पाणी पिऊन खोलीत खाली मान घालून बसला होता दुपारची वेळ झाली हातात पाटी घेऊन कळी आली हळूहळू फुलू पाणारी कळी आली ते पाडावर शतरंग पसरत आहेत परंतु रंग आले व गेले फुलाची खाली झालेली मान पाहून कळी दुःखी झाली काय झाले आज तिने विचारले माझा वेळ कुसकण्यात आला खोलीतील पक्ष्यांचे घरडे पाडण्यात आले अंडी फुटली पाखरे ची करीत बसली तुकडा न घेता निघून गेली कळे कसा मी हसू या लहानशा खोलीतील एवढ्यासाही आनंद देवाला बघवला नाही का ज्या पुस्तकाने तुम्हाला मरणासही हसत हसत मिठी मारायला शिकवले त्या पुस्तकाने निराशेत, येत दुःखात शांती ठेवायला नाही का शिकवले रडू नका तुमचा अपराध नाही पाखरे पुन्हा आली तर त्यांना प्रेम द्या पुन्हा कशाला प्रेम देऊ पुन्हा येते ती गर्टी ती बांधतील अंडी घालतील पुन्हा घर येईल अंडी फोडण्यात येतील नको त्या पाखरांना आता मी प्रेम देणार नाही ती आली तर त्यांना घालवीन मलाच येथे एकट्याला मरू दे त्यांच्या अण्ण्यांना का मरण तुम्ही मला सांगाल का वेल कसा लावायचा कंद कोणता घ्यायचा काय प्रयोग करायचे तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सारे करीन त्या बगिचात लावीन येथून तुम्हाला बघता येईल अशा ठिकाणी लावीन सांगता मला काम तुमच्या जीवनातील काम मला सांगा तुमच्या प्रयोगात मला रमू दे तुमचा प्रयोग यशस्वी होऊ दे कर माझे काम माझ्या प्रयोगात भाग घे हा गे तुकडा हा तुकडा लाव नीट खोल खणून लाव मी सांगेन त्याप्रमाणे खत घाल पाणी घाल तो मनाला, तुमचे ते पुस्तक मी वाचायला शिकले मला समजते त्यातले तुझे विचार वाढलेले होते कल्पनाशक्ती वाढलेली होती फक्त अक्षरांच्या खुणा समजायचा अवकाश होता वाच इतरही पुस्तके वाच मला चांगल्या पुस्तकांची नावे सांगा ती पुस्तके मी मागवून घेईन देता लिहून हो देतो त्याने पाठीवर चांगली पुस्तकांची यादी दिली कळी निघाली त्या फुलाच्या प्रयोगाचा तुकडा घेऊन निघाली तिसरे प्रहरी ती बगीचात गेली तिने खालून वर पाहिले फुला कोठडीच्या गजांजवळ उभा होता तिने खणले त्यात तो तुकडा तिने लावला तिने वर पाहिले दोघांची दृष्टी मिळाली ती दृष्टी नव्हती अनंत अशा मनातील सृष्टीचा जणू तो दरवाजा होता त्या दृष्टीने मनातील सृष्टी दिसे कळी रोज त्या लावलेल्या वेलाची बातमी सांगे नंतर तेथे वाची काही वेळ गप्पा गोष्टीत जाईल दोघे एकमेकांचे हात क्षणभर हातात घेत हे गज कधी दूर होतील ही बंदने कधी तुटतील ती मने। एक दिवस तुटतील ती तुटवत वा न तुटवत आपली मने अभंग जोडली गेली आहेत खरे ना हो एके दिवशी डबू साहेबांना भेटायला एक प्रवासी आला त्याचा श्रीमंती पोशाख होता बोटातून अंगठ्या होत्या मणगटावर सोडण्याचे घड्याळ होते आपण कोण कुठले डबू साहेबांनी विचारले मी मुसाफिर आहे मी एकटा आहे घरी पाच लाखांची जहागीर आहे मी जगात कुठे काय चांगले आहे ते हिंडत आहे हा समुद्र किनारा फार सुंदर आहे असे ऐकले म्हणून येथे आलो आपण लग्न वगैरे नाही केले अजून नाही करायचे नाही का तसे ठरलेले नाही सृष्टीतील सुंदर वस्तू बघता बघता अनुरूप पत्नीही मिळायची योगायोगाच्या त्या गोष्टी असतात तुम्ही कुठे उतरला आहात एका खाणावळीत आमच्याकडे या ना समुद्रावर फिरा तुरुंगातील बागे थिंडा तुमच्यासारख्या सौंदर्य शोधकाची व्यवस्था लावणे म्हणजे पुण्य आहे एईन तुमच्याकडे राहायला तसे मला परके असे कोठेच वाटत नाही मी घरातून बाहेर पडलो तो जगाचा मित्र होण्यासाठी तुम्ही एकदम माझ्या विनंतीस मान दिलात याबद्दल मी आभारी आहे शिपाई तुमचे सामान आणतील चला घरी पाहुना घरच्यासारखा झाला तो शिपायांना चिरिमिरी देई सारे त्यावर खुश असत त्याला तुरुंगात सर्वत्र हिडण्या फिरण्याची मुभा होती एके दिवशी तो बगिच्यात हिंटा हिणता कळीने लावलेल्या झाडाजवळ आला ती पाणी त्याने ओळखली हाच तो प्रयोग असे त्याने जाणले पाहुणा त्या पाळांकडे बघत होता वो त्या पाहुण्यांकडे गजातून फुला पाहत होता इतक्यात कळी तिथे आली काय पाहता इतक्या टवकारून तिने विचारले कळे हा मनुष्य कोण तो घरचा पाहुणा झाला आहे म्हणतो मी मोठा श्रीमंत जहागीरदार आहे बाबांना त्याने भूल घातली आहे सार्या शिप्यांजवळ गोड बोलतो त्याला वाटेल जिथे फिरण्याची सदर परवानगी आहे करे, तो गृहस्थ आपल्या जड़ाशी बराच वेळ उभा आहे मला भीती वाटते या माणसाचा संशय येतो कदाची त्या फुलझाडाला तो उपटून येईल किंवा त्याचा नाश करेल, तू असे कर उद्या हळूच ते झाड खणून काढ मुळांना धक्का नको लावू नंतर तू ते जाड स्वतःच्या खोलीत एका मोठ्या कुंडीत लाव खोलीला कुलूप लावून ठेव हो। बरे तुम्ही सांगता तसं मी उद्या करीन दुसऱ्या दिवशी कळी उजाडता बागेत गेली हलक्या हातांनी ती खणीत होती परंतु चुकून मुळावर घाव पडला कोवळीमुळे तुटली झाड मेले ती कसे जगणार ती रडू लागली तिने वर पाहिले हो ते डोळे तिच्याकडे बघत होते रडू नको अशी त्याने खून केली तो मुसाफिर हिंडत तेथे आला तो ते झाड नाही आपल्यावर कोणाची तरी पाळत आहे अशी त्याला शंका आली त्याने वर पाहिले तो गजातून फुला क्रोधाने त्याच्याकडे बघत होता फुलाला पाहताच पाहुणा काळवडला तो एकदम बगीचातून निघून गेला कळीच्या हालचालींवर पाहुणा पाळत ठेवू लागला दुपारी कळी फुलाच्या खोलीकडे चालली पाठोपाठ हळूच तो पाहुणा गेला तो जिन्यात लपून त्यांचे बोलणे ऐकत होता मुळे तुटली मला किती वाईट वाटते कळी सांगत होती जाऊ दे आता शेवटचा प्रयोग करू हा तिसरा तुकडा घे हा शेवटचा तुकडा तुझ्या खोलीतच एका मोठ्या कुंडीत हा खिडक्यांना मी सांगेन त्या रंगाचे पडदे लाव तसतसा प्रकाश झाडायला मिळू दे झाड तस कसे कसे वाढते कधी खतघातले प्रकाश किरण कसे दिले ते सारे रोज निश्चित लिहीत मी तुरुंगात असलो तरी ज्ञान जगाला कळू दे ती रोजनिशित् मग प्रसिद्ध कर अर्थात जर प्रयोग यशस्वी झाला तर निळ्या रंगावर सोनेरी छटा उमटल्या तर आणि कळे खोली कधीकधी उघडी टाकू नकोस कुलूप लावून बाहेर जात जा प्रयोग कस होत आहे ते मला सांगत जा समजलीस ना हो तुमच्यासाठी सारे करेन तुमचा आनंद तो माझा ती निघाली तो पाहुणा पटकन निघून गेला कळीने सांगितल्याप्रमाणे सारे केले तिने कुंडीत तो तुकडा लावला एका मोठ्या घडवंसीवर ती कुंडी तिन ठाली खिडक्यांना तांबड़ हिरवे निळे असे पडदे करण्यात आले निरनिराळ्यावेळी निरनिळ्या रंगाचा प्रकाश खोलीत पडे, खोलीला तिने एक भक्कम कुलूप कल बाहेर जाताना ती लावी त्या पाहण्याने त्यांचे सारे बोलणे ऐकले होते त्याने एके दिवशी त्या कुलपाच्या तोंडाचा मेनावर ठसा घेतला त्या तोंडाच्या आकाराची किल्ली त्याने घडवून घेतली ती किल्ली त्या तुं कुलपाला लागेल की नाही त्याने पाहिले किल्ली लागली कुलूप उघडले आतील कुंडी पाहुण्याने पाहिली फुलू देते ते फुल ते पळविल्याशिवाय मी राहणार नाही ते लाखाचे बक्षीस मी उपटीन हा गबरू मग गबर होईल माझी कीर्ती जगभर जाईल हा बसाले ते तुरुंगात रडत असे पाहुणा म्हणाला तो पाहुणा म्हणजे का तो गबरू हो अजून नाही का तुमच्या ध्यानात आले कळी रोज त्या फुलझडाची सारी हकीकत सांगे नवीन पाणी फुटली नवीन धुमारा आला सारे सागे ती हकीकत ऐकून फुलाला अतोनात आनंद होईल एके दिवशी कळी म्हणाली एक लहानशी कळी आली आहे कळी आली छान कळीच्या हातचा गुण कळीनं कळी आणली आता ती फुले तिच्या पाकळ्यांवर सोनेरी छटा दिसतील प्रयोग यशस्वी होईल फुला म्हणाला त्या दिवशी कळी मोठ्या उत्सुकतेने भेटण्यास आली होती झाडावरची कळी अर्धवट फुलली होती सोनेरी छटा दिसत होत्या केव्हा एकदा ही बातमी देऊ असे तिला झाले होते कळे तुझे तोंड आज फुलले आहे फुला म्हणाला कारण कुंडीतील कळी फुलणार आहे आज रात्री ती फुलेल पूर्णपणे फुलेल आता अर्धवट फुलली आहे सोनेरी छटा दिसत आहेत निळ्या डगांवर सोनेरी किरण तशी ती कळी दिसत आहे छान छान माझा प्रयोग यशस्वी झाला कळे किती तू चांगली किती हुशार आता असं कर ती कुंडी घोड्याच्या गाडीत घाल व घेऊन जा त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी ने ती तारीख जवळच आहे हे फूल फुललं तरी दोन महिने कोमळणार नाही तू आपली रोजनीशी बरोबर नाही शास्त्रज्ञ विचारतील त्यांच्या हातात रोजनीशी दे परंतु बाबा कसे जाऊ देतील त्यांना विचारू नकोस माझ्याकडे येत होतीस का त्यांना विचारून तू फाप थोडेच करीत आहेस बरे मी जाईन परंतु कुंडीन येण्यापूर्वी मला दाखवशील का दाखवी शिपाई माझे ऐकतील रात्री बारा नंतर घेऊन येईन देईन कोणाच्या डोक्यावर रात्री आणीन हो जाते मी तो पाहुणा सारे ऐकत होता आज रात्री फुलणार का ठीक असे म्हणत तो पटकन निघून गेला मध्यरात्र झाली गस्तवाले गस्त घालीत गस्त होते बाराचे ठोके पडले ऑल बेल बराबर हे अशा आरोळ्या तुरुंगाच्या सर्व भागातून झाल्या ढब्बू साहेब झोपले होते परंतु कळी उठली तिने दोन शिपाई व वा दोन वॉर्डर बरोबर घेतले तिने खोली उघडली त्या दोन वॉर्डरांनी ती कुंडी धरली शिपायांच्या हातात कंदील होते फुलादारात उभा होता ती कुंडी गजाबाय ठेवण्यात आली सुंदर फुल फुलले होते कृष्णवर्ण पाकळ्यांवर सोनेरी छटा फुला पाहात राहिला त्याने बायर हात लांबविले त्या फुलाला त्याची बोटे लागली ते फुल नाचू लागले ते वारा ला म्हणून नाचले का त्या बोटातील भावनामय स्पर्शाने नाचले पुरे आता शिपाई म्हणाले वड्रांनी कुंडी नेली शिपाई गेले कळी निघून गेली ती झोपली पहाटे उठून ती जाणार होती चार घोड्यांची गाडी तिने ठरविली होती परंतु पाहुणा आधी उठला त्याने किल्ली गुलपळा लावली त्याने द्रव्याने वश केलेल्या शिपायांकडून कुण। ती कुंडी बाहेर नेवली तेथे ते त्यानेही गाडी तयार ठेवली होती कुंडी गाडीत ठेवण्यात आली गाडी भरधाव निघाली दूर गेली पहाट झाली कळी उठली ती खोलीत गेली तो कुंडी नाही ती खांबासारखी उभी राहिली घेरी येईल असे तिला वाटले तिच्या डोळ्यांसमोर एकदम तो पाहुणा आला तिने पाहण्याचा तपास केला परंतु तपास लागेना त्या पाहुण्यानेच कुंडी लांबविली यात संशय नाही असे तिला वाटले ती भीत भीत फुलाकडे गेली तिने फुलाला हाक मारली तिने त्याला सारी हकीकत सांगितली आता ताबडतोब जा तुझी रोजनेशी घेऊन जा तुझे म्हणणे तिथे सांग हे फूल मी फुलविले असे स्पष्टपणे बोल जा थांबू नकोस सत्याला यश येईल तो म्हणाला ती गेली तिची ती ठरलेली गाडी बाहेर उभी होती तीच बसून ती गेली पाहुण्याच्या पाठोपाठ तीही निघाली सकाळी डब्बू साहेब उठले परंतु कळी कोठे दिसेना तिचे अंथरुण रिकामे होते कोठे आहे कळी त्याने सर्वत्र पाहिले सर्वत्र शोधले परंतु कळीचा पत्ता नाही आणि ते श्रीमंत पाहुणे त्यांचाही पत्ता नाही तो श्रीमंत पाहुणा आपल्या पुढे मागे जावाही व्हावा असे डब्बू साहेबांना वाटत होते म्हणून त्यांनी त्याला घरी ठेवून घेतले त्याचा मान सन्मान ठेवला परंतु तो पाहुणा का कळीला घेऊन पळून गेला पित्याला सांगता लफंगा पाहुणा परंतु त्याने कळीला पळविले का कळी त्याच्याबरोबर आपण होऊन गेली ती अलीकडे शिकत होती लिहीत असे वाचित असे त्या कैद्याकडे मने शिकायला जाई त्या कैद्याने तर नाही काही कारस्थान केले हे क्रांतिकारक मोठे पाताळ यंत्री कोणाला फितवतील आपल्या जाळ्यात घेतील तसा नेम नाही डब्बूची एकुलतेक मुलगी ती घरातून गेली हे पाहून तो निरळस झाला तो संतापला चिडला धावत धावत त्या फुलाच्या कोठडीकडे तो गेला शिपाई बरोबर होता खोली खोलण्यात आली संतापलेला डब्बू फुलाला शिवाय देऊ लागला बदमाश कुठे गेली माझी मुलगी बोल हरामखोर काय केला ज्या दुटोना बोल साहेब फुलाला मारू लागला फुलाई संतापला त्याच्या मनातील सारे साठवलेले जागे झाले तो एकदम डब्बूवर गसरला, त्याने डब्बूस खाली पाडले फुला त्याच्या छातीवर बसला हत्तीवर सिंहाचा छावा तसे ते दृश्य दिसत होते फुला त्या डब्बूच्या थोबाडीत दोहोकडून देत होता शिपायाने शिटी वाजविली जिकडे तिकडे शिट्या झाल्या धोक्याची घंटा घन घं, घन घं वाजू लागली सारे शिपाई वॉर्डर दंडुके घेऊन धावत आले फुलाला ओढण्यात आले साहेब उठले ते थरथरत होते शिपायांनी फुलाला दंडे मारले हरामखोर अधिकाऱ्यावर हात टाकतोस थांब याला जडातील जड अशी दंडाबेडी घाला मागे मरणातून वाचलास आता वाचणार नाहीस अधिकाऱ्यावर हात टाकणाऱ्या आज तोफेच्या तोंडी देण्यात येते तयार रहा मरणाला आजच्या आजवर कळवतो घाला बेड्या घाला हरामखोराला असे म्हणत डब्बू साहेब खाली गेले फुलाला दंडाबेडी घालण्यात आली मला तोफीच्या तोंडी देणार देव देत माझा प्रयोग यशस्वी झाला आहे आता मरण आले तरी काय हरकत परंतु मरणापूर्वी कळी भेटेल का माझी कळी मला दिसेल का फुलराणी किती गोड किती शहाणी